पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण चाळीसावे सोन्यासारखी नाती लहान मुलांच्या मनावर विविध गोष्टींचा चटकन परिणाम होतो वयाचा दुसऱ्या ते पाचव्या वर्षापर्यंत होणारे चांगले वाईट परिणाम हे त्याला आयुष्यभर साथ देतात याच वयात विविध खेळण्यांशी खेळताना ती खेळणी आपलीच आहेत याची जाणीव आपण त्याला करून देतो यातूनच ते मूल प्रत्येक गोष्ट आपली आहे असे समजण्यास लागते खरं तर इथूनच आपण न कळत त्याच्या मनावर वाईट संस्कार करण्यास सुरुवात करतो यातूनच पुढे आणखी गोष्टी माझ्या आहेत त्या सदैव भरस पडली पाहिजे हा दृष्टिकोन त्याच्या मनात निर्माण होतो जगातील प्रत्येक सुंदर गोष्टही नाजूक असते तिला व्यवस्थितरित्या हाताळले नाही तर त्यातून होणारे नुकसान भयानक असते सोने आणि स्त्रिया यांचं नातं अतिशय नाजूक आहे एकवेळ स्त्री सोन्यासारख्या नवऱ्याला बाजूला करील पण सोनं मात्र दूर करणार नाही महिनाभर कधीही घराच्या उंबरठ्यावर उभी राहून नवऱ्याची वाट न पाहणारी पत्नी पगार दिवशी नवऱ्याच्या वाटेला डोळे लावून बसलेली असते तो येताच प्रेमाने त्याला हवं नको ते विचारून ती मूळ मुद्द्यावर येते कधीतरी नवऱ्यानं तिला हाता सोन्याच्या बांगड्या घेण्याचे वचन दिलेल्या असते त्याची ती आठवण करून देते नवरा नाराजीनेच म्हणतो उद्या दुकानात जाऊन काय काय घ्यायचे ते एकदाच घे नवऱ्याच्या शब्दांनी तिच्या हृदयात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात त्यानुषेतच ती जोपे जाते त्या झोपे तिला सुंदर स्वप्न पडते सोन्याच्या दुकानात जाताना तिच्या नवऱ्याला रस्त्यात एक बॅग सापडते त्यातले लाखो रुपये बघून तिला प्रचंड आनंद होतो सोन्याच्या जा दुकानात जाताच नवरा तिला हवा तेवढं सोनं खरेदी करण्यास सांगतो ती भराभर खरेदी करू लागली तरी तिची हाव काही थांबेना शेवटी दुकानाच्या मालकाजवळ ती येते आणि दुकानातल्या सर्व सोन्याची किंमत विचारते सगळं सोनं खरेदी करून दोन पोत्यात घालून ती घरी जाण्यास निघते वाटे चोर त्या नवरा बायकोला पकडतात तेव्हा ती त्या सोन्याच्या पोत्यावर आडवी पडत चोरांनी तिच्या नवऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून तिला पोती सोडण्यास सांगितले पण ती जागची हल्ली नाही तिनं मोठमोठ्यानं मोड़ ओरडण्यास सुरुवात केली सगळं माझं आहे सगळं माझं आहे वास्तवात ती ज्या ठिकाणी झोपली होती तिथल्या उशीला तिनं घट्ट मिठी मारली होती तिच्या ओरडण्यानं नवरा जागा झाला होता तिला शुद्धीवर आणतास ती खजिन झाली स्वप्नात तिनं नवऱ्यापेक्षा सोन्याला जास्त किंमत देऊन स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवून दिले होते यात अलीकडे काही बदल झाला आहे असंही नाही सोन्याचा अभ्यास किती करावा आणि त्याचे प्रदर्शन कुठे करावे याचेही तारतम्य राहिलेले नाही मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी व्यायामाला जाताना एका महिलेने अंगावर बरेच दागिने घातले होते अचानक दोन तीन तरुणांनी या महिलेवर व तिच्या नवऱ्यावर हल्ला केला दोघांना प्रचंड मारहाण केली त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला नवऱ्याने खूप आक्रोश केला परंतु सोन्याहून प्रिय असणारा तिचा जीव कधीच निघून गेला होता नवऱ्याचं प्रेम बायकोवर बायकोचं प्रेम सोन्यावर आणि सोन्याचं प्रेम दोघांच्या जीवावर ज्या सोन्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ते सोनं अग्निथून आलेले असते ते सोनं माणसाला अग्णित घातल्याशिवाय राहील का तरीही या सुंदर दिसणाऱ्या परंतु आतून साक्षात यमाचे रुप धारण केलेल्या चकाकणाऱ्या गोष्टीच्या मागे लागून आपण सोन्यासारख्या माणसांना हरवून बसलो हो। आहोत गावातील जत्रा शहरातील लग्ने म्हणजे आनंदाचे क्षण या निमित्ताने एकमेकांना भेटून तेवढाच जीवाला गारवा मिळतो परंतु यालाही आता सोन्याचे ग्रहण लागू लागले आहे या दोन्ही कार्यक्रमात उंची साड्या आणि विविध प्रकारचं सोनं अंगावर घालून स्त्रिया मिरवत असतात त्यांच्या अंगावरील सोनं पाहून वाटतं या स्त्रिया लग्नाच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत का सोन्याचं प्रदर्शन करण्यास कधी कधी दुसऱ्याला कमी लेखण्याच्या उद्देशानं हे सोनं अंगावर घातलं जातं विशेष म्हणजे अंगावर भरपूर सोनं असलेल्या दोन स्त्रिया कधीच एकत्र नसतात उलट जिच्या अंगावर कमी सोनं आहे अशा स्त्रीच्या जवळ जाऊन सोनं किती अडचणीतून खरेदी केले हे हिकट वृत्तीने सांगून स्वतःच्या मनाला खोटं सुख मिळवून घेतात जी माणसं भोग वस्तूत गुरुफडलेली असतात त्या माणसांपासून नाती कोसोदूर गेलेली असतात किल्लारीचा भूकंप म्हणजे महाराष्ट्रात पडलि भयानक स्वप्न होत अनक्केभाबी संस्थांनी या भूकंपात मातीच्या डिगाऱ्याखाल अनक्कांना काढण्यासाठी मदत केली ही मदत करत असताना अनक्क कार्यकर्त्यांच्या लक्षात आल की डिगाखाली सापडल्या अनेक मृत स्त्रियांना हात व कान नव्हत जेव्हा त्या कार्यकर्त्यांनी याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आल की या भूकंपात ज्या अनेक स्त्रिया मृत्यूमुखी पडल्या होत्या त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व कानातील रिंगा निघत नव्हत्या म्हणून चोरांनी त्यांचे कान व हात तोडल होते म्हणजे जिवंतपणी सोनं अंगावर घालून जीव सांभाळणाऱ्या या स्त्रियांना मृत्यूनंतरही या सोन्यानं नरक यातना दिल्या असामान्य बुद्धी लाभलेले साधू संत विद्वान यांनी सोन्याला नेहमी गौन मांडले परंतु ज्यांचा आपल्याबद्दल विश्वास नाही अशी अज्ञानी स्वार्थी अहंकारी माणसंच नेहमी सोन्याची चर्चा केली जातात असामान्य माणसं सोन्याला बाजूला ठेवून सोन्यासारखी माणसं जोडतात आणि सामान्य माणसं सोन्याला जवळ करून सोन्यासारखी माणसं तोडतात चार दिवसापूर्वी एका प्रसिद्ध महिला कॉलेजच्या प्राचार्या भेटल्या त्यांच्या मते स्त्रीने नोकरी करू नये आणि जर करायची असेल तर येणाऱ्या पगारातून किती तोळ्याचं सोनं खरेदी करायचे याची चर्चा करण्यापेक्षा सोन्यासारखे किती विद्यार्थी घडवायचे याची ची चर्चा झाली पाहिजे विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर फक्त एक मंगळसूत्राखेरीज काहीही नव्हतं आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक देशांना आव्हान देण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मात्र खेडोपाणी मानसिकाच्या सांगण्यावरून सोन्याच्या हंड्यापाई स्वतःच्या सोन्यासारख्या मुलाचा बळी देणारे पालक सोन्यापायी किती वडे झाले आह याची प्रसिद्धी आपणाला येत शहरात तर मने दोन जिवंत कासव घरात ठेवली, तर वर्षातून एकदा सोन्यानं भरलेला हंडा अथवा पेटी मिळत बिचारा कासवादा काही दोष नसताना माणसाच्या अज्ञानीपणामुळे त्याला जीव गमावा लागत आह ज्या बुद्धीचा आणि त्यावर घातलख्खा सोन्याचा उपयोग माणसांच्या वद्ना दुःख दूर करण्यासाठी होत नसेल तर एक तोळा घातले काय किंवा पन्नास घालून मिरवले काय त्याची किंमत शून्यच राहणार लग्नात हुंडा कायद्यानं गुन्हा असताना अनेक मान्यवरांच्या साक्षीने हुंडा पुकारला जातो असेच एका शिक्षकाचे लग्न पार पडल्यावर दोन तीन दिवसांनी त्या शिक्षकाला मी सहज विचारले तेव्हा त्यानं लग्नात ज्या अनेक गोष्टी मिळाल्या त्याची यादी वाचून तो आनंदानं आणि अभिमानानं सांगत होता दोन घर फ्रीज मोबाईल भांडी आणि पन्नास तोळे सोनं इतकं सासऱ्यानं प्रेमानं दिलं सासऱ्याची फक्त एकच अट आईवडिलांपासून वेगळं राहायचं तो निर्धज्ज शिक्षक सांगत होता आता सोनं बँकेट टाकायचे आणि पगार अधिक व्याजावर जगायचं मी म्हटलं आई आणि वडील तो म्हणाला राहतील आश्रमात मी त्यांना दर महिन्याला पैसे पाठवणार आहे ज्याच्या हाती भिड घडवण्याचे काम दिले आहे त्या शिक्षकाची स्वृती अशी असेल तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची माणसानं सुंदर गोष्टीवर जरूर प्रेम करावं सर्व माझं आहे असेही म्हणावे परंतु ते म्हणत असताना संपत्ती सोनं यांनाच फक्त माझं आहे असे न म्हणता सर्व नाती सर्व माणसं माझी आहेत असे म्हणायला लागलो तर सोन्याला आणि सोन्यासारख्या नात्यांना एक आगळीवेगळी लकाकी